पुस्तक घामाची फुले व करुणा देवी लेखक साने गुरुजी वाचक सहावी, थोर त्या. चैतन्य म्हणून बंगाल प्रांतात एक फार थोर भक्त होऊन गेले बंगाल प्रांतात वैष्णव धर्म त्यांनीच वाढीस लावला त्यांनीच भक्ती भावाची गुढी डोकास लावली परंतु भक्त होण्यापूर्वी चैतन्य हे एक मोठे पंडित म्हणून प्रसिद्ध होते न्याय शास्त्रात त्यांचा हात धरणारा कोणी नव्हता एके दिवशी चैतन्य एका नदी तीरावर नावे बसण्यासाठी आले होते त्यांच्या बरोबर फारसे सामान नव्हते एका पिशवीत मावले होते नदी तिन्वर जाणाऱ्यांची गर्दी खूप होती नाव लवकर होती लोकांची धावपळ सुरू होती चैतन्य नावे जाऊन बसले नाव सुटली नदीच्या भव्य विशाल प्रवाहावर नाव झरझर चालू लागली स्वच्छ सूर्यप्रकाश पडला होता नदी तीरावरची प्रचंड झाडे धुळून सुंदर दिसत होती वाऱ्यावर माना डोलावून माना वाकवून नदीला जणू वंदन करीत होती मध्येच विजेप्रमाणे तळपणारे मासे पाण्यात दिसत काही काही मासे चांगलेच मोठे होते हळूच पाण्यातून डोकेवर काढून बाहेरच्या सृष्टीचे ते दर्शन घेत पाण्यातून रामराम करीत सूर्य किरण डोक्यावर पडून ते चमकत त्या माशांना पाहून कोणी म्हणे यांच्यावर चांगली मेजवानी होईल दुसरा कोणी परंतु येथे मिटक्या मारण्याप करता येणार तिसरीकडे कोणी म्हणाला तुम्हाला खाण्याशिवाय दुसरं दिसत आहे काय का काम अशा उन नावेत लागले तरी गार वारा चैतन्य नदीच्या तरंगाकडे पाहत होते त्यांच्या हृदयसागरावर सुद्धा शेकडो तरंग उठत होते इतक्यात एकाएकी कोणीतरी त्यांच्याजवळ आले कोणीतरी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला चैतन्य आपल्या समाधीतून जागे झाले त्यांनी वर पाहिले तो त्यांच्या दृष्टीस कोण बरे पडले त्यांचा बालपणचा मित्र त्यांच्याजवळ येऊन उभा होता गदाधर किती वर्षांनी आपण भेटत आहोत गुरुच्या घरून विद्यापीठ पडली ये बैस तुला पाहून मला किती आनंद होत आहे असे बोलून चैतन्यानी गदाधर ला आपल्या जवळ बसविले ते दोघे तेजस्वी दिसत होते विद्येचे तेज त्यांच्या तोंडावर चमकत होते पावित्र्याची व चारित्र्याची प्रवाही त्यांच्या मुखांबोती पसरलेली होती रविचंद्राप्रमाणे ते शोभत होते गंगा यमुनांच्या प्रवाहाप्रमाणे शोभत होते चैतन्यांची अंगक्रांती दुधाच्या फेसाप्रमाणे पांढरे स्वच्छ होती गदाधर काळे सावळे होते दोघांनी एकमेकांचे हात प्रेमाने धरले थोडा वेळ कोणीच काही बोलले नाही भावनांचा पूर व संभाषणाला अवसर मिळाला चैतन्य गदाधर तुझं कसं काय चाललं आहे आपण शिकत होतो तोपर्यंत मौज होती त्यावेळेस पाखरांप्रमाणे आपण निश्चिंत होतो परंतु शिरावर संसाराची जबाबदारी पडली की जीव गुदमरू लागतो तू हल्ली काय करतोस संसाराची दगदग फार नाही ना, ना होत गदाधर चैतन्य मत चांगलं चाललं आहे अध्ययन व अध्यापन यात वेळ जातो घरी काही मुलं शिकण्यासाठी राहिली आहेत त्यांना मी शिकवितो एक श्रीमंत जमीनदार त्यांचा खर्च चालवितो आनंदात आयुष्य जात आहे कधी कधी आठवणी येतात गुरुगृह असताना आपण दोघे एकदा भांडलो होतो ती मजा मी मुलांना कितीतरी वेळा सांगतो चैतन्य आपण भांडत असू परंतु किती चटकन भांडण विसरून जात असू जी भांडणं मनुष्य विसरून जातो त्या भांडणात आनंदच असतो नाही चैतन्य गदाधर परंतु जग भांडणं विसरण्यास तयार नसतं पुन्हा पुन्हा भांडणं उकरून काढण्यात जग तयार असत विचित्र आहे हे जग गदाधर आपण विद्यार्थी असताना किती मनोरथ रचित असू मनात किती भांडे खात तुला आठवतं का सारं गदाधर हो का आठवणार नाही एके तू गुरुजींना म्हणालास मी न्यायशास्त्रावर असा ग्रंथ लिहीन कि सारा जग त्याला डोक्यावर घेऊन नाचेल गुरुजीने तुला आशीर्वादही दिला होता चैतन्य गदाधर लहानपणाचा न्याय शास्त्रावर मी ग्रंथ लिहित आहे व तो जवळजवळ पूर्ण होत आला आहे गदाधर तो ग्रंथ पाहून तुला आनंद वाटेल गदाधर कोठे आहे तो ग्रंथ तू बरोबर आणला आहेस का चैतन्य हो आणला आहे असे म्हणून चैतन्यांनी पिशवीतून तो हस्तलिखित ग्रंथ काढला सुंदर कपड्यात तो गुंडाळलेला होता अत्यंत काळजीपूर्वक लिहिलेला होता चैतन्यांनी गदाधरांच्या हातात तो ग्रंथ दिला गदाधरांनी ग्रंथ घेतला व ते वाचू लागले चैतन्याचे अक्षर मोठ्यांसारखे होते पाना पाने गदाधर वाचित होते जस जसे ते वाचू लागले तस तसे त्यांचे तोंड खिन्न होऊ लागले त्यांच्याने तो ग्रंथ पुढे वाचवेना त्यांनी तो गुंडाळून ठेवला क्षणभराने त्यांनी तो चैतन्याच्या हातात दिला गदा काही बोले ना एक दीर्घ सुसकारा मात्र त्यांनी सोडला आकाशात सुद्धा ढग आले सुर्याला त्यांनी झाकळून टाकले नावेतील लहान मुलांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून जणू ढग आले होते आया बायांना बरे वाटले परंतु एकदम जोराचा वारा सुटला काळे काळे प्रचंड ढगावर ढग दग जमू लागले वादळाची चिन्हे दिसू लागली नदीच्या प्रवाहावर प्रचंड लाटा उसळू लागल्या नाव नाचू लागली डोलू लागली लोकांना भय वाटू लागले आयांनी मुलांना पोटाशी धरले काय आम्ही पाप केले म्हणून हे वादळ आले असे कोणी बोलू लागले आकाश प्रसन्न आकाश सारे काळवंडून गेले थोड्या वेळापूर्वी कोणाला सांगितले तर खरे सुद्धा वाटणार नाही निसर्ग लहरी आहे निसर्गाचा अंश मनुष्य प्राणी तोही लहरी आहे क्षणापूर्वी गदाधरांचे तोंड किती प्रसन्न होते परंतु त्यांचे तोंडही पहा किती काळवंडले आहे त्यांच्याही हृदयाकाशातील सूर्य कोपला आहे व ढग जमा झाले आहे काय बरे कारण झाले चैतन्य गदाधर काय होत आहे एका एकी का म्हटून टाकलास तुझं काही दुखत काय झालं ते मला सांग एकाएकी बाहेर वादळ होत आहे तुलाही एकाएकी काय झालं परंतु गदाधर काही बोलत ना त्यांच्या डोळ्यातून ते दोन अश्रू आले तोंड फिरवून त्यांनी डोळे पुसले चैतन्यांकडे क्षणभर त्यांनी पाहिले परंतु त्यांना पाहावे ना त्यांची दृष्टी खाली झाली व पुन्हा भरून आली चैतन्याचे हात त्यांनी आपल्या हातात घेतले व त्या निर्मात गदाधरांच्या डोळ्यातील पाणी पडले चैतन्य चमकले व दुःखी झाले चैतन्य गदाधर आज इतक्या वर्षांनी आपण भेटत आहोत तुझं दुःख मला का सांगत नाही गुरुगृहित असताना तू तुझं सुख दुःख मला नेहमी सांगत असे तुझं पोट दुखल तर मी ते सोळीत असे व ते राहत असे लहानपणापेक्षा आज मी निराळा का आहे सुखदुःखाच्या गोष्टी सांगाव्यास त्यावेळी मी योग्य होतो व आज अयोग्य का झालो गदाधर तुझे अश्रू लहानपणाप्रमाणे आज मोठेपणीही मला पुसू दे तुझं दुःख शक्यतर दूर करू दे जगात एकमेकांचे दुःख थोडंफार हलकं करणं याऊन थोर काय आहे असे शेकडो ग्रंथ लिहिण्यापेक्षा एखाद्याचे अश्रू पुसणं व त्याचं दुःख दूर करणं हे थोर आहे असं कधी मला वाटत असत परंतु पांडित्य मिळविण्याची कीर्ती मिळविण्याची आसक्ती मला अद्याप सुटली नाही मोहच हे जिंकणं कठीण आहे आणि म्हणूनच त्यांना जिंकून घेण्यात पुरुषार्थ आहे परंतु जाऊ दे तुझं दुःख समजून घ्यावायाच ते सोडून मी प्रवचन देत बसलो सांग गदा तुझं दुःख सांग आपला मित्र आपल्याजवळ दुःख सांगत नाही याहून दुर्दैव कोणतं दुर्भाग्य कोणतं कशाचं दुःख तुला होत आहे सांग गदा चैतन्या काय सांगू कोणत्या तोंडाने बोलू ज्या गोष्टीनं आनंद झाला पाहिजे होता त्या गोष्टीन मला दुःख होत आहे माझं परंतु तुझ्याशी खोट कसं बोलू चैतन्या न्यायशास्त्रावर मीही एक ग्रंथ लिहिला आहे परंतु तुझा ग्रंथ वाचून माझ्या ग्रंथाची मला लाज वाटली सूर्यासमोर काजवा सागरापुढे डपक गरुडापुढे घुंगरुड त्याप्रमाणे तुझ्या ग्रंथापुढे माझा ग्रंथ होय चैतन्या माझा ग्रंथ पंडित मान्य होईल जगनमान्य होईल असं मला वाटत होत परंतु माझा गर्व गळाला सारी अहंता सरली चैतन्या तुझा ग्रंथ असताना माझा ग्रंथ हातात कोण धरेल सोनं मिळालं असता मातीला कोण विचारेल तुझा ग्रंथ पाहून मला आनंद झाला पाहिजे होता परंतु इतक्या वर्षांनी माझी आशा क्षणा धुळीस मिळाल्यामुळे मी दुःखी झालो ही निराशा सहन करण्याचं धैर्य मला नाही चैतन्या किती झालं मी मनुष्य प्राणी आहे बद्दल मला मत्सर वाटतो असं नाही परंतु माझी घोर निराशा मला दुःख देत आहे हळूहळू ती निराशा मी जिंकून घेईल वाटत असेल असा कसा हा मित्र असं तू म्हणून परंतु क्षमा कर खरं ते तुला सांगितलं तुला पाहून मला आनंद झाला परंतु तुझा हा अपूर्व ग्रंथ पाहून माझी फार निराशा झाली गदाधरांना पुढे बोलवले नाही दोघे मित्र नदीच्या प्रवाहाकडे पाहत होते वादळ येणार होते परंतु ढग बितळले नाहीसे झाले सूर्य पुन्हा दिसू लागला लोकांना आनंद झाला नाव झर झर चालू लागली तासा अर्ध्या तासाने किनारा येईल असे नावाडी म्हणू लागले चैतन्य काहीतरी विचार करीत होते त्यांची चर्या गंभीर होती डोळे स्थिर होते, होते त्यांच्या डोळ्यात त्यावेळेस प्रेम करुणा वगैरे भावनांचे मिश्रण दिसत होते चैतन्यांच्या मांडीवर तो ग्रंथ होता सुंदर व्यशनात तो गुंडाळलेला होता चैतन्याने तो ग्रंथ हातात घेतला हे काय हे काय असे गदाधर म्हणत आहे तोच तो ग्रंथ चैतन्याने त्या विशाल नदीच्या पात्रात फेकून दिला नदीच्या गंभीर प्रमाणे तो ग्रंथ शत तरंगांनी आपल्या हृदयाशी धरला आणि खोल अंतरंगात ठेवून दिला चैतन्यांच्या गंभीर तोंडावर आता प्रेम पसरले होते सरोवरावर कमळे फुलावी तसे प्रेम त्यांच्या मुखावर फुलले होते त्यावेळेस चैतन्यांच्या तोंडावर असा काही मोळकपणा होता की त्याचे वर्णन कोण करील गदाधर चैतन्या काय हे केलस, काय केलस, ग्रंथ लिहित असताना कितीदा मनात येईल की मी व तुझं नाव चिरांतर स्मरणीय राहील चैतन्या मित्रा अरे असा अमोल ग्रंथ कसाला फेकलास क्षणभर माझी निराशा झाली पण मी विसरून गेलो असतो जगाचा फार मोठं नुकसान तू केलंस तू केलंस असं म्हणण्यापेक्षा मीच केलं माझं तोंड उतरलं नसतं माझं दुःख मी सांगितलं नसतं तर असं होतं ना परंतु आता काय चैतन्या गड्या चैतन्य गदाधर झालं ते ठीक झालं तुझा ग्रंथ जगू दे त्यातच मला आनंद आहे ग्रंथ लिहित असताना कितीदा तरी मनात येईल कि मी हे काय करीत आहे कशाला ग्रंथ लिहित आहे हृदयात कितीतरी असं बोलेल परंतु तो गोड मंजूर आवाज ती हृदयातील खोड ईश्वरी वाणी तिचा मी अवेर करीत असे मला आसक्ती जिंकलीच पाहिजे गदाधर तुझ्यावर उपकार म्हणून नव्हे तर माझा मोहो जिंकण्यासाठी म्हणून तो ग्रंथ मी फेकून दिला आसक्तीला झिंकण्यासाठी अशा शेडो ग्रंथांचं मोल द्यावं लागलं तरी ते थोडंच होणार आहे गदा गड्या असा खिन्न नको हो तुझ्या ग्रंथात मी आहे ना राहू दे तुझाच ग्रंथ राहू दे तुझ्या ग्रंथाचं अध्ययन केल्याशिवाय न्यायशास्त्र पुढं अभ्यासिल असं म्हणण्यास कोणी दजावणार नाही तुझ्या ग्रंथाची पूजा होईल पंडित त्याला डोक्यावर हस गदा हस तो पार तुरे सुद्धा पुन्हा हसू खेळू लागला त्याच्यावरचे ढग केले माझ्या गदाच्याही तोंडावरचे दुःख निराशेचे ढग वितळू दे गदा पुन्हा हसू दे, दे। होय ते पार तुला हसू येत आहे तू ते दाबू नकोस हस्याला कधी दाबू नये जगात साऱ्यांच्या तोंडावर हस खेळावं असं मला कधी कधी वाटत असत कृपाळू परमेश्वराच्या या जगात कोणीही दुःखी कष्टी असू नये असं मला वाटत असत हस गदा हस तुझ्या तोंडावर हसू यावं व डोळ्यातील असू जावं म्हणून मी काय करणार नाही हा ग्रंथच काय पण माझे प्राणही फेकून देईन पुढे मी सार्या जगाला सुखविण्यासाठी जगणार आहे परंतु आज मित्राला तरी हसवू दे तुझ्यापासूनच आरंभ करू दे त्यागात व प्रेमाचा पहिला धडा आज मला शिकू दे पहिलं पावलंच कठीण गदा असे म्हणून चैतन्यांनी प्रेमभराने गदाधरास मठी मारली गदाधराचे हृदय गैवरून आले डोळ्यात आनंदाशुआ दोघांच्या तोंडावर अपूर्वते चमकत होते हातात हात घेऊन दोघे प्रवाहाकडे पाहत होते कीर आलं किनारा आला नावाडी ओढू लागले लोक सामान सुमान बांधू लागले लहान मुले उठून किनारा पाहू लागले खाली बसा अपडाल, असे म्हणून आईबाप त्यांना दपकावित होते नावेवरचे शिर गुंडाळण्यात आले चैतन्य गदाधर या जगाच्या मुसाफरीत आपण पुन्हा कधी भेटू गदाधर चैतन्य आता आपण भेटलो नाही तरी एकमेकांस थोडेच विसरणार आहोत तुझी मला प्रत्येकी आठवण येत जाईल व ती आठवण सांगताना माझे डोळे भरून येतील प्रेमपूर्वक त्यागानं प्रेमानं तुम्हाला कायमचं बांधून टाकलं आहेस त्यागपूर्वक मी जगाला न्यायशास्त्र शिकविणार परंतु चैतन्य तू निरपेक्ष प्रेमाचं शास्त्र शिकविणार न्यायशास्त्र ते निरस घटपटाचं शास्त्र शिकविण्यासाठी तुझा अवतार नाही परम मंगल प्रेम शिकवण्यासाठी तुझा अवतार आहे चैतन्य प्रेम प्रेम प्रेम होय या जगाला या दुःखी कष्टी जगाला प्रेमाची आवश्यकता आहे प्रेम भरू दे माझ्या हृदयात प्रेमाचा सागर भरू दे व तो जगाला देऊ दे वाऱ्यांना प्रेमाचा मेवा मला नेऊन देऊ दे होय गदाधर हेच माझं काम हेच माझं जीवित कार्य सापडलं माझं जीवित कार्य मला सापडलं गदाधर जीवितांचं सा कार्य मिळालं तो धन्य आहे कृतकृत्य आहे तो